अध्याय विसावा वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन श्री शुकदेव म्हणतात गोपाळ आणि घरी आल्यावर घरातील स्त्रियांना श्रीकृष्ण आणि बलरामांची प्रलंबाला मारणे आपल्याला वणव्यातून सोडवणे इत्यादी अलौकिक कृत्य सांगितली वृद्ध गोप गोपी त्या ऐकून आश्चर्यचकितच झाले ते, ते सर्वजण मानू लागले की श्रीकृष्ण आणि बलरामाच्या वेशात आपल्याकडे आलेले हे कोणी मोठे देव आहेत यानंतर वर्षा ऋतू सुरू झाला या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची अधिक वाढ होते त्यावेळी सूर्य आणि चंद्र यांच्या भोती वारंवार खळी दिसू लागली ढग इत्यादींमुळे आकाश क्षुब्द दिसू लागले काळ्या दाट ढगांमुळे आणि गडगडाट करणाऱ्या विजांनी व्यापलेल्या आकाशातील सूर्य चंद्र आणि तारे झाकळून जातात त्यामुळे आकाश गुणांनी झाकल्या गेलेल्या जीवनामक ब्रम्हप्रमाणे दिसू लागते सत्वगुणी वीज रजोगुणी गडगडाट आणि तमोगुणी ढग आणि ब्रम्हरूप आकाश अशीही उपमा आहे राजाप्रमाणे सूर्यान पृथ्वीरूप प्रजेकडून आठ महिनेपर्यंत पाण्याच्या रुपाने जो कर वसूल केला होता तो वेळ आल्यावर सूर्य आपल्या किरण रुपी हाताने पुन्हा वाटू लागला जसे दयाळू लोक दुःखी लोकांसाठी आपले प्राणसुद्धा समर्पित करतात त्याप्रमाणे विजा असलेले ढग वेगवान वाऱ्याच्या प्रेरणेने प्राण्यांना तृप्त करणारे आपले रूपी पाणी देऊ लागतात जसे सकाम भावाने तपश्चर्या करणाऱ्यांचे शरीर आधी दुर्बळ होते परंतु तेच फळ मिळताच पुष्ट होते त्याप्रमाणे उन्हाने वाळलेली जमीन पावसाच्या पाण्यामुळे ओली चिंब होऊन पुन्हा फुगली कलियुगात पापाचे सामर्थ्य वाढल्याने पाखंड मत वाढून वैदिक संप्रदाय लोक पावतो त्याप्रमाणे पावसाळ्यातील संध्याकाळच्या वेळी ढगांमुळे अंधार पसरल्यामुळे काजवे चमकतात तारे चमकत नाहीत तसे नित्यनैमित्तिक कर्मे आटोपल्यानंतर गुरुंच्या आज्ञेनुसार ब्रम्हचारी शिष्य वेदपठण करू लागतात तसेच जे बेडूक आधी गुपछुप झोपून पडलेले होते ते आता ढगांची गर्जना ऐकून डरावडराव करू लागले तसे इंद्रियांवर ताबा नसलेल्या माणसाची शरीर धन इत्यादी संपत्ती कुमार्गाकडे जाते तशा सुकून गेलेल्या ला, लहान लहान नद्या आता पात्र सोडून वाहू लागल्या हिरवळीने हिरवीगार झालेली काही ठिकाणी पावसाळी किड्यांनी लाल दिसणारी आणि काही ठिकाणी पावसाळी पांढऱ्याछत्रा उगवलेली जमीन अशी दिसत होती की जणू एखाद्या राजाची रंगीबिरंगी रंगी सेनाच शेते धान्य दान, संपत्तीने शेतकऱ्यांना आनंद देत होती पण तीच काही प्रारब्धाच्या अधीन आहे हे न जाणणाऱ्या धनिकांच्या मनात मात्र मत्सूर उत्पन्न करत होती कारण आता ते त्यांना कर्जाच्या जोरावर मुठी ठेवू शकणार नव्हते पावसाने नवीन पाणी सेवन करून जलचर आणि स्थलचर प्राणी यांचे सौंदर्य वाढले होते जसे भगवंतांची सेवा केल्याने अंतर्बाह्य सौंदर्य वाढते ज्याप्रमाणे वासनायुक्त योग्याचे चित्त विषयांशी संपर्क होताच कामनांनी उद्युप्त होते त्याप्रमाणे तुफानी वाऱ्याने उसळणाऱ्या लाटांनी खवळलेला समुद्र नद्यांचे पाणी मिळाल्यामुळे आणखीनच खवळला ज्यांनी आपले चित्त भगवंतांना समर्पित केलेले आहे त्यांना ज्याप्रमाणे दुःखाचे डोंगर कोसळले तरी कोणत्याही प्रकारची व्यथा होत नाही त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचे आघात होत असतानाही पर पर्वतांना काहीच व्यथा होत नव्हती जर द्विजांनी वेदांचा अभ्यास केला नाही तर कालांतराने ते विसरतात त्याप्रमाणे ज्या वाटा साफ केलेल्या नव्हत्या त्या गवताने झाकून गेल्यामुळे ओळखणे अवघड झाले मेघ जरी लोकोपकारी असले तरी चंचल विजा त्यांच्यामध्ये स्थिर राहत नाहीत जसे चंचल स्वभावाच्या स्त्रिया पुरुष गुणी असले तरी त्यांच्याजवळ स्थिर चित्ताने राहत नाहीत शब्दगुणयुक्त आकाशात निर्गुण म्हणजे दोरी नसलेले इंद्रधनुष्य शो, शोभा दिसते जसे त्रिगुणांच्या क्षोभामुळे व्यक्त होणाऱ्या जगाच्या पसार्यात अव्यक्त निर्गुण ब्रम्ह शोभत असावे ज्याप्रमाणे स्वतःच्या चैतन्याने प्रकाशित होणारा अहंकारच जीवाला झाकून ठेवतो त्याचप्रमाणे चंद्राच्या किरणांनी ढगांचे अस्तित्व दिसत असूनही तेच ढग चंद्राला झाकून निश्च करू लागले जसे गृहस्थीच्या झंजाळात अडकून दुःखी झालोक भगवंतांच्या भक्तांच्या शुभागमनाने आनंदमग्न होऊन जातात त्याप्रमाणे ढगांच्या शुभागमनान आनंदीत झालमोर केकारवानी आणि नृत्याने आनंद प्रकट करीत होते जसे सकाम भावने तपस्या करणारे सुरुवातीला कृश होतात परंतु कामना पूर्ण झाल्यावर पुष्ट होतात तसे ते वृक्ष सुकुन निष्पर्ण झालेले होते ते आता मुळांनी पाणी शोषून घेऊन पुन्हा फुला पानाने डवरले परीक्षिता जसे विषयी पुरुष कामधंद्याच्या व्यापामुळे घरात नेहमी बेचेन असतात तरी सुद्धा घरातच पडून राहतात त्याप्रमाणे तळ्यांचे काठ काटक्टे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे साधारणतः त्रासदायकच असतात तरीसुद्धा सारस पक्षी तोडत नाहीत जसं कलियुगामधपाखंडी लोकांच्या निरनिराळ्या मिथ्या मतांमुळे वैदिक मार्ग शिथिल होतात त्याप्रमाणे पावसाळ्यात इंद्राने पाऊस पडल्यामुळे नद्यांच शेतांच बांध फुटून गि जसे ब्राह्मणांनी प्रेरणा दिल्यानंतर धनीक लोक वेळोवेळी दान करून प्रजेच्या इच्छा पूर्ण करतात त्याप्रमाणे वाऱ्याच्या प्रेरणेने ढग प्राण्यांसाठी अमृतमय पाण्याचा वर्षाव करू लागले वृंदावन अशा प्रकारे शोभिवंत आणि पिकले खजूर तसेच जांभणांनी बहरलेले होते वनात विहार करण्यासाठी बलरामाबरोबर श्रीकृष्णांनी गोपाळ आणि गुरांना घेऊन प्रवेश केला दुधाने भरलेल्या सडांमुळे गायी हळूहळू चालत होत्या हल� पण जेव्हा श्रीकृष्ण त्यांना हक्का मारित तेव्हा त्या ते प्रेमामुळे भराभर चालू लागत त्यावेळी ते त्यांच्या सडातून दुधाचा धारा जमिनीवर पडत असत भगवंतांनी पाहिले की वनवासी लोक आनंदात मग्न आहेत वनराईतून मध गळत आहे पर्वतातून झुळूझुळू आवाज करीत झरे वाहत आहेत आणि त्याचबरोबर पाऊस पडताना आसऱ्यासाठी गुहाही आहेत तेव्हा पाऊस पडत असे तेव्हा श्रीकृष्ण कधी एखाद्या वृक्षाच्या छायेत जाऊन बसत कधी कधी एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसत तर कधी कंदमुळे आणि फळे खाऊन गोपाळांबरोबर रमत कधी पाण्याजवळच एखाद्या शेळेवर बसत आणि बलराम आणि सह, घरून आणलेला दही भात भाजी चटणी इत्यादींबरोबर खात वर्षा ऋतूमध्ये बैल वासरे तसंच दुधाने भरलेल्या सडांच्या भारांनी थकलेल्या गायी पोट भरल्यावर हिरव्या गवतावर बसून डोळे मिठून रवंत करीत असत सर्व प्राण्यांना सुख देणाऱ्या त्यांच्याकडे आणि आपल्याच शक्तीचा विलास असलेल्या वर्षा ऋतूच्या सौंदर्याकडे पाहून भगवंत त्यांची प्रशंसा करत अशा प्रकारे शाम आणि बलराम ब्रजामध्ये राहत असता वर्षा ऋतू संपून शरद ऋतू आला आता आकाशात ढग नव्हते पाणी निर्मळ झालेले आणि वारा संतगतीने व्हाऊ लागला होता ज्याप्रमाणे योगभ्रष्ट पुरुषांची चित्ते पुन्हा योगसाधना केल्याने निर्मळ होतात त्याप्रमाणे शरद ऋतूमुळे आणि कमळे तयार झाल्यामुळे पाणी स्वच्छ झाले तसे भगवंतांची भक्ती आश्रमानुसार वागणाऱ्यांचे पाप नष्ट करते त्याचप्रमाणे शरद ऋतूने आकाशातील ढग पावसाळ्यातील जीव जमिनीवरचा चिखल आणि पाण्याचा गडूळपणा नाहीसा केला जसे सर्व कामनांचा त्याग करून शांत झालेले मुनी पापमुक्त होऊन शोधतात त्याप्रमाणे आपले सर्वस्व असलेले पाण्याचे दान करून ढग शुभ्रकांतीने शोभू लागले जसे ज्ञानीपुरुष योग्य वेळी आपल्या अमृतमय ज्ञानाचे कोणा अधिकाऱ्याला दान करतात आणि कोणाकोणाला करीतही नाहीत त्याप्रमाणे आता पर्वतांमधून कुठे कुठे झरे वाहत होते तर कुठे कुठे वाहत नव्हते जसे कुटुंबाचे पोषण करण्यात व्यग्र असलेले मूर्ख लोक स्वतःचे आयुष्य क्षणोक्षणी कमी होत चाललेले आहे हे जाणत नाहीत त्याप्रमाणे पाणी भरलेल्या लहान लहान खड्ड्यातील जलचरांना खड्ड्यातील पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललेले कळतच नाही जसे इंद्रियांच्या ताब्यात राहणाऱ्या दिनवाण्या आणि दरिद्री नीर निरनिराळे ताप सोसावे लागतात त्याप्रमाणे थोड्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना शरद ऋतूतील सूर्याच्या प्रखर किरणांचा अतिशय त्रास होऊ लागला जसे विवेक संपन्न साधक हळूहळू शरीर इत्यादी अनात्मपदार्थांबद्दल मी माझेपण सोडून देतो त्याप्रमाणे जमिनी हळूहळू चिखल सोडू लागल्या आणि वेली कोळेपणा सोडू लागल्या जसे मन संकल्परहित झाल्यानंतर आत्माराम पुरुष कर्मकांडाचा आग्रह सोडून देऊन शांत होतो त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये समुद्राचे पाणी स्थिर गंभीर आणि शांत झाल ज्याप्रमाण योगीजन आपल्या इंद्रियांना विषयांकड़ जाण्यापासून रोखून धरत क्षीण होत जाणाऱ्या ज्ञानाच रक्षण करतात त्याप्रमाणे शेतकरी शेतातील पाण्याच बांध बंदिस्त करून वाहणारे पाणी अडवू लागल जसभिवानी होणार दुःख ज्ञान नाहीसत्त आणि विराहाने गोपींना होणारे दुःख श्रीकृष्ण नाहीसे करतात त्याप्रमाणे शरद ऋतूतील उन्हामुळे लोकांना होणारा त्रास चंद्र नाहीसा करू लागला जसे वेदांचा अर्थ जाणणारे सत्वगुणी चित्त शोभते त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये मेघविरहित निर्मळ आकाश ताऱ्यांच्या प्रकाशाने झगमगू लागले जसे पृथ्वी तलावर यदुवंशियांसमवेत यदुपती श्रीकृष्ण शोभतात त्याचप्रमाणे आकाशात ताऱ्यांसमवेत पूर्णचंद्र शोभू लागला वनातील फुलातून वाहणाऱ्या समशितोष्ण वाऱ्याच्या स्पर्शाने लोकांचा ताप नाहीसा होत होता तसा गोपींचा ताप मनाने श्रीकृष्णाना आलिंगन देऊन नाहीसा होत होता जसे ईश्वराच्या आराधनेसाठी केलेल्या क्रियांचा पाठलाग त्यांची फळे करतात तसेच शरद ऋतूमध्ये ऋतूप्राप्त झालेल्या गायी हरिणी चिमण्या आणि स्त्रिया यांचा वळू हरिण पक्षी आणि पुरुष पाठलाग करू लागले हे राजा जसे राजामुळे चोरांशिवाय इतर सर्व लोक निर्भय होतात त्याचप्रमाणे सूर्योदय झाल्यामुळे चंद्रविकासी शिवाय इतर सर्व प्रकारची कमळे उमरली त्यावेळी शहरात आणि खेड्यांमध्ये नवान्यष्टी आणि लौकिक मोठ्या उत्सवांमुळे आणि विशेषतः श्रीकृष्ण आणि बलरामांच्या उपस्थितीमुळे परिपक्वधान्याने संपन्न पृथ्वी अत्यंत शोभिवंत दिसू लागली साधना करून सिद्ध झालेले पुरुष जसे योग्य वेळ येताच आपल्या सर्व इत्यादी शरीरांना देव इत्यादी शरीरांना प्राप्त होतात त्याचप्रमाणे व्यापारी संन्यासी राजे आणि गुरुकुलातील विद्यार्थी जे पावसाळा असल्यामुळे एकाच ठिकाणी राहिले होते ते तिथून निघून आपापल्या कामाला लागले अध्या विसावा समाप्त